श्री गणेशायन महा श्री वासिष्ठ महारामायने उपशम प्रकरणे सर्व एकसष्ट श्री वसिष्ठ म्हणाले हे कमलपत्राक्ष रामा अशा पद्धतीने त्या सुरघुराजाने तत्वबोधाच्या योगाने हर्ष शोकाधिकांना निमित्तभूत असलेल्या पातकांचा समूहुच्छेद करून टाकून ब्रम्हपदाची प्राप्ती करून घेतली त्याचप्रमाणे तूही आपल्या आत्मकल्याणासाठी त्या निर्दवंद्वपदाची प्राप्ती करून घेऊन शोक रहितो या श्रेष्ठ ज्ञानदृष्टीचा तू अवलंब केलास म्हणजे दिवादृष्टीस पडलेल्या एखाद्या लहान मुलाप्रमाणे घोर अंधकारात बुडून गेलेल्या तुझ्या मनाला शोक करायचा प्रसंग केव्हा येणार नाही तसेच या सुरघूच्या वृत्तांतामध्ये वर्णन केल्याप्रमाणे तू विवेकाचा आश्रय केलास म्हणजे एखाद्या खोल खळग्यात पडलेला मनुष्याला त्या खळग्यावरील दाट वाढलेल्या गवताच्या मुळीचा आधार मिळाला असताना जसा आनंद होतो तसा आनंद तुझ्या चित्ताला होऊन तू शाश्वत विश्रांती सुख मिळवशील यासाठी तो स्वतः या ज्ञानदृष्टीचा पुन्हा पुन्हा अभ्यास करून आणि इतर अनाधीचा उपदेश करून ती दृष्टी आपल्या ठाई बाधवून घे आणि अशा रीतीने सहज समाधीते निरतिशय सुख अनुभवून या भूतला अलंकृत कर श्रीरामाने म्हटले मुनिवर मोराच्या अंगावरील वायूने हालणाऱ्या लहान लहान पिसाप्रमाणे मन हे स्वभावता चंचल असल्यामुळे त्याला अखंड एकत्र एक तांतेची स्थिती कशी वरे प्राप्त होईल आणि प्राप्त होत असेल तर ती समाधीची स्थिती कशी असते याचे मला आपण वर्णन करून सांगा त्यावर वशिष्ठ म्हणाले राघवन ज्या सुरघुची आख्यायिका मी तुला आताच सांगितली तो जीवनमुक्त स्थितीमध्ये असताना त्याचा आणि परणाद नामक राजर्षीचा जो अद्भुत संवाद झाला तो आता मी तुला सांगणार आहे तो संवाद तू लक्षपूर्वक आहे म्हणजे सहज समाधीचे स्वरूप कसे असते याची यथार्थ कल्पना तुझ्या मनात प्रतिबिंबित होईल <coughs> <coughs> रामा सुरु परनाथ अशा दोघांनाही ही सहज समाधीची स्थिती प्राप्त झालेली असल्यामुळे त्यांचा हा संवाद अत्यंत महत्वाचा आहे परीघ हा पारसिक नावाच्या देशाचा एक मोठा पराक्रमी राजा असून रथाला ज्याप्रमाणे परीघ म्हणजे आस आधारभूत असतो त्याप्रमाणे आपल्या देशाचा तो आधारस्तंभ असल्यामुळेच परिह या नावाने लोकांमध्ये विख्यात नंदनवनामध्ये वास करणाऱ्या मदनाचा वसंत ऋतू हा परममित्र असतो त्याप्रमाणे परीह हा राजा सुरघुचा परममित्र होता ज्याप्रमाणे कल्पांत हा संसारामध्ये प्रवेश करून त्याचा नाश करून टाकतो त्याप्रमाणे परिघाच्या राज्यातील प्रजेच्या दुष्कृत रूपी दोषामुळे त्याच्या राज्यात एकदा आवर्षण येऊन त्यामुळे मोठा अनरस ओढवला ज्याप्रमाणे एखाद्या अरण्यात वणवा पेटून त्यामध्ये शेकडो प्राण्यांची आहुती पडते त्याप्रमाणे त्याच्या राज्यातील लोक शुधेने व्याकुळ होऊन पटापट पत, प्राण झोडू लागले आपल्या प्रजेची ही नदी अशी स्थिती पाहून त्याला काही उपाय सुचेना तेव्हा ते त्या राजाला अत्यंत विशाल वाटला आणि एखाद्या पांथस्थाने दगड झालेल्या गावाचा त्याग करावा त्याप्रमाणे त्या राजाने आपल्या राज्याचा लागलीच त्याग केला आणि उद्वेगाने आजीन वगैरे मुनीद्राप्रमाणे तो अरण्यात तपश्चर्या करण्याकरता निघून गेला आपल्या प्रजाजना माहीत नसलेल्या अशा एका अत्यंत दूर असलेल्या अरण्यात जणू काही हा लोक सोडून गेल्याप्रमाणे तो जाऊन राहिला त्या अरण्यातील एका गुहेत त्याने विरक्त चित्ताने इंद्रिय आणि मन यांचा निग्रह करून तपश्चर्या करायला प्रारंभ केला त्या ठिकाणी वृक्षावरील वाळून गेलेली पाने <coughs> भक्षण करून तो आपले दिवस कंठू लागला आणि अशा रीतीने कित्येक दिवसपर्यंत अग्निप्रमाणे वाळलेल्या पानावर आपली उपजीविका करण्याचे व्रत त्याने चालवल्यामुळे तपसऱ्यामध्ये त्याचे परणाद हे नाव रूढ झाले तेव्हापासून जम्बूद्वीपातील मुनिमंडला नावाने विख्यात झाला अशा रीतीने एक हजार वर्षे दारुण तपश्चर्या केल्यानंतर दृढ अभ्यासाच्या योगाने त्याचे चित्रशुद्धी होऊन त्याच्यावर ईश्वराचा अनुग्रह झाला आणि त्यामुळे त्याला तत्वज्ञानाची प्राप्ती झाली तत्वज्ञान स्वाभाविकपण तो जीवनमुक्त हो शोकहित निर्वासन शांतचित्तन शांत ज्याप्रमा एखाद्या भ्रमराने हंसा बोबर कमीलिनी संचार करप्रमा क्वचित सिंहास वर्धम क्वचित साध्य मजे साधका सह वर्धम त्रैलोक्य रूपी मठी में स्वेच्छे संचार किया अशे रीतीने संचार करत असता एकदा मेरू पर्वतावरील रत्नांची जणू खाणच अशा एखाद्या शिखराप्रमाणे दिसणाऱ्या सुरघुच्या राजमंदिरात तो जाऊन पोहोचला हे मजेट नाव किरातांचा राजा सुरघु आणि परणाज म्हणजेच पूर्वीचा परिघ राजा हे अनेक दिवसांचे स्नेही होते आणि ते दोघेही ब्रम्हज्ञान संपन्न होऊन संसारातून मुक्त झालेले असल्यामुळे एकमेकांना भेटताच एकमेकांची यथाविधी पूजा केली आज अनेक दिवसांनी आपल्या अकस्मात भेट झाल्यामुळे माझे पुण्यच फळाला आले असे मी समजतो अशा शब्दांनी त्यांनी परस्परांचा गौरव केला नंतर त्यांनी एकमेकांना मोठ्या प्रेमाने दिले आलिंगन दिल्यानंतर ते दोघे ब्रह्माष्ट जेव्हा एका आसनावर विराजमान झाले तेव्हा ती चंद्रसूर्याची जोडी एकाच वेळी भूतलावर अवतीर्ण झालीये की काय असा भास झाला नंतर परी म्हणाला मित्रा आज कितीतरी दिवसांनी तुझे दर्शन झाल्यामुळे माझ्या चित्ताला परमा आल्हाद झाला असून माझे मन चंद्रबिंबात बुडून बाहेर निघाल्याप्रमाणे अत्यंत शीतल झाले या जगात अकृत्रिम सुख जर कोठे असेल तर ते प्रेमाशिवाय अन्य कुठेही न आणि या प्रेमाची म्हणून अशी विलक्षण आहे की एखाद्या डबक्याचा काठावर असलेल्या वृक्षाच्या शाखा तोडून टाकल्या तरी जोपर्यंत त्याची मुळे शाप होत आहेत तोपर्यंत त्याच्यावर शेकडो शाखा उत्पन्न झाल्याशिवाय त्याचप्रमाणे वियोगामध्ये प्रेमाची स्थिती होते अर्थात प्रेमाचा वृक्ष वियोगामध्ये जोराने फोफळतो असा नियमच आहे मित्रा त्या आपले पूर्वीचे निर्भय प्रेमसल्लाप त्या लीला विनोदयुक्त चेष्टा याचे पुन्हा स्मरण होऊन खरोखर मन कसे आनंदात पहू लागते ज्याप्रमाणे तुला मांडव्य मुनींच्या कृपाने हे ज्ञान प्राप्त झाले त्याप्रमाणे मी तपश्चर्याच्या योगाने ईश्वराची आराधना केल्यामुळे त्याच्या प्रसादाने मलाही आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आता तुझे सर्व दुःख नाहीसे झाले आहे ज्याप्रमाणे एखाद्या भूमंडलाधिपतीने मेरू पर्वतावर वास्तव्य करावे त्याप्रमाणे शरद ऋतू मध्ये सरोवरातील पाणी स्वच्छ होते त्याप्रमाणे हे सुरग तुझे चित्त आत्मारामाशी तादात्म्य पावल्यामुळे प्रसन्न झाले आहे ना तू राजा असल्यामुळे प्रजे संबंधाचे आपले अवश्य कर्तव्ये सम प्रसन्न आणि करतोच ना तसेच तुझ्या राज्यातील जनता आधी व्याधी रहित आणि भूमी उत्कृष्ट धान्य प्रसवून आणि कल्पलतेप्रमाणे फलभाराने नम्र होऊन तुझ्या प्रजांचे धारण पोषण करण्याला समर्थ आहे ना ज्याप्रमाणे चंद्राचे शुभ्र किरण पृथ्वीवर पडून ते सर्व दिशामध्ये पसरतात त्याप्रमाणे तुझे धवल आणि पवित्र यश सर्व ज्याप्रमाणे एखाद्या सरोवरातील पाणी कमलगर्भातील मृणाल तंतू मध्ये गच्च भरून जाते त्याप्रमाणे तुझ्या ठिकाणच्या उत्कृष्ट गुणांनी या दिशा व्यापून टाकल्याय ना तुझ्या राज्यातील प्रत्येक गावाभोवताळच्या शेतातील धान्याचे रक्षण करण्यासाठी शेतांच्या बांधावर बसलेल्या कुमारिका तुझ्या पवित्र यशाने भरलेले गाणी प्रसन्न चित्ताने गात तुझ्या राज्यातील धान्य संपत्ती नोकर चाकर स्त्रिया पुत्र नगरे वगैरे सर्वांचे कुशल आहे ना तुझी शरीर एष्टी आधीव्याधी रहित असून ती ऐकिक पारलौकिक सुखाला कारणीभूत होईल असे पुण्य नावाचे फल प्रसवते ना सत्कृत दर्शने रमणीय भाषणाऱ्या परंतु परिणामे घात करणाऱ्या सर्पा सर्पासंबंधाने तुझे मन विरक्त अरे रे आपला वियोग झाल्याला कितीतरी दिवस होऊन गेले परंतु एवढ्या दीर्घ कालानंतर का होईना वसंत ऋतू आणि पर्वताचा तोट संयोगाप्रमाणे सुदैवाने आपला समागम झालाय मित्रा या जगातील जीवाना इष्टानिनाच्या संयोग वियोगापासून विविध सुखदुख दशा भोगावे लागणे अगदी अपरिहार्य या जगातील नियतीचा विलास खरोखरच मोठा विचित्र आहे कारण एवढा दीर्घकाल वियोग होऊन निरनिळा दशा भोगणारे आपण दोघे आज पुन्हा एकत्र एक भेटत आहोत ही नियतीची घटना विलक्षण नव्हे काय त्यावर सुरघु म्हणाला भगवन आपण सांगता त्याप्रमाणे खरोखर स्थिती आहे यात शंकाच नाही या ईश्वरनिर्मित नियतीची गती सर्पाच्या गतीप्रमाणे वक्र विस्मयकारक आणि गहन असून ती जाणण्याला कोण समर्थ आहे नियतीच्या या विचित्र गतीमुळेच जे आपण इतके दिवस एकमेकापासून विभक्त झालो असून निनिळा दशा भोगत होतो ते आज एका ठिकाणी आलो आहोत यामुळेच नियतीला घडवून आणायला अशक्य अशी गोष्ट या जगात एकही नाही असेच म्हणणे भाग पडते मित्रा तुझ्या आगमनाने मला आज मोठा आनंद झाला असून माझे प्राण्य पुण्य फळाला आले असेच माझे मन मला सांगते, आहे माझे पातक आज क्षीण झाले आणि तुझ्या दर्शनापासून मला जे परमावधीचे समाधान वाटत आहे ते तुझ्या पुण्य वृक्षाचेच फळ होय मी आज खरोखरच धन्य झालोय हे राजसे आजपर्यंत माझ्याजवळ सर्व संपत्ती होत्या परंतु तुझ्या आगमनामुळे त्या शतपटीने वृद्धिंगत झाले हे महानुभावा तुझे पवित्र भाषण तुझे पवित्र सर्वत्र कि अमृताव करते की होते आश्चर्य सत्पुरुष प्राप्त होते कि प्रत्यक्ष मोक्ष सुख प्राप्त होने इतकी श्रेष्ठ है इतनी वासिष्ठ महाराण उपशम प्रकरण सर्ग एक श्री वशिष्ठ म्हणाले राघवा याप्रमाणे आपल्या पूर्वस्नेहा संबंधात प्रेमसंलाप करताना परीघ त्या ठिकाणी बराच काळ राहिला त्यानंतर तो सुरघुरा म्हणाला परीघ म्हणाला मित्रा या संसार जालामध्ये जे जे कर्म केले जाते ते ते ज्ञान समाधीच्या योगाने ज्याचे चित्त शांत झालेले आहे अशा पुरुषाला सुख द्यायला ते कारणीभूत होते अन्य पुरुषांना सुख द्यायला ते होत नाही यासाठी मी विचारतो की संसारातील सर्व विक्षेप दुखांचा निराश करणाऱ्या आणि व्यवहारातील सर्व सुखाव श्रेष्ठ असलेल्या निर्विकल्प समाधीचा तू अभ्यास करतोस ना? नागोने म्हटले भगवन सर्व संकल्प वर्जित आणि परमशांती प्राप्त करून देणारी अशी समाधी म्हणजे काय ते मला प्रथम आपण सांगा म्हणजे नंतर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर द्यायला बरे पडेल महात्मान जो तत्ववेता आहे तो व्यवहार करत असला किंवा स्वस्थ बसला तरीही तो समाधी स्थितीमध्ये नसतो असे कसे बरी म्हणता येईल जे पुरुष प्रबुद्ध म्हणजे ज्ञानी झाले आणि जे आत्मनिष्ठ बनले ते जगातील व्यवहार करत असले तरीही नित्य समाजी स्थितीमध्येच असतात अर्थात अशा पुरुषांनी समाधीचे निराळे अनुष्ठान ते काय करायचे याच्या उरट एखादा मनुष्य पद्मासन घालून बसलेला असला आणि त्यांनी ब्रह्मांजली के केलेली असली तरी जर त्याचे चित्त शांत किंवा स्थिर नसेल तर त्याची ती स्थिती समाधीची आहे असे कसे म्हणायचे कारण अहो भगवंत तत्वाव बोधा सर्व आशारूपी तृष्णेला दग्ध करून टाकणारा अग्नि असून समाधी शब्दाचा अर्थही असाच आहे नुसते स्वस्थ बसणे म्हणजे समाधी असा अर्थ कोणीही करत नाही समाधी म्हणजे सम अधिक आ अधिक धा अर्थात परमात्मस्वरूपी स्थिर असणे असाच अर्थ ज्ञाते पुरुष करतात हे साधो जी बुद्धी नित्य तृप्त असून जिला आत्मस्वरूपाचे अखंड अनुसंधान असते तिला त्या पराप प्रज्ञेलाच समाधी हे श्रेष्ठ नाव ज्ञानेपुरुषाकडून दिले जाते जी बुद्धी निरहंकार असते ती केव्हाही क्षुब्ध होत नाही तसेच जी जगातील द्वंद्वापासून सर्वथा अलिप्त असते अशा मेरूपेक्षाही स्थिर स्थितीला समाधी ही संज्ञा समा दिली जाते जी मनाची स्थिती नेहमी चिंता रहित असते जिच्या सर्व कामना परिपूर्ण झालेल्या असतात आणि जिच्या ठिकाणी हे ग्राह्य हो, हे त्याच्य ही भावना मुळीच शिल्लक राहिलेली नसते अशा पूर्ण स्थितीलाच समाधी हे नाव देण्यात येते ज्या क्षणापासून ज्ञानीपुरुषाचे मन उन्मन होऊन पूर्ण बोधाने युक्त होते त्या क्षणापासूनच त्याच्या मनाला अखंड समाधीचे अत्युच्च सुख सुख लागले असे होऊन मग त्याला समाधीचा निराळा अभ्यास करण्याचे प्रयोजनच उरत नाही एकदा मनुष्य प्रबुद्ध झाला म्हणजे मग त्याच्या समाधीचा भंग केव्हाच होऊ शकत नाही एखादे लहान मुल खेळत असताना कमलातील तंतू ओढू लागले म्हणजे त्याचा धागा तुटून जातो परंतु ज्ञानाला पूर्ण बोधाची स्थिती हो प्राप्त झाल्यानंतर हो त्याची ज्ञान समाधी केव्हाही खंडित होऊ शकत नाही ज्याप्रमाणे हा दिवसभर प्रकाश देण्याच्या आपल्या कार्यापासून केव्हाही विराम घेत नाही त्याप्रमाणे ज्ञानाच्या योगाने ब्रह्माकार झालेली प्रज्ञा जीवित असेपर्यंत आणि विदेह कैवल्य प्राप्त होईपर्यंत तत्वावलोकनापासून केव्हाही विराम पावत नाही ज्याप्रमाणे एखादी प्रचंड नदी आपल्या मार्गातील कोणत्याही अडथळ्याला न जमवता आपला प्रवाह अस्खलितपणे चालू ठेवते त्याप्रमाणे चा मनुष्याच्या ठिकाणी एकदा विज्ञानदृष्टी बांधली म्हणजे त्याच्या त्या पूर्ण ज्ञानदृष्टीमध्ये केव्हाही अंतर पडत नाही ज्याप्रमाणे कालाला किंवा सदागती अखंड वाहणाऱ्या वायूला आपल्या गतीचे केव्हाही विस्मरण होत नाही त्याप्रमाणे ज्ञानाच्या बुद्धीला आपल्या स्वानुभूत आत्मस्वरूपाचे विस्मरण होणे केव्हाही शक्य नसते कालाला आपल्या कलांचे म्हणजे सूर्यादिकांचे निरंतर अनुसंधान असल्यामुळे त्याची परंपरा अबाधितपणे कायम असते तद्वत आत्मस्वरूपावरील अज्ञानाचे आवरण नाहीसे होऊन चित्त या पूर्ण निर्विषयी झाले म्हणजे चित्तातील चैतन्य स्फूर्ती केव्हाच नष्ट होत नाही ज्याप्रमाणे कोणताही पदार्थ सत्ताविरहित असू शकत नाही त्याचप्रमाणे ज्ञानाला आत्मज्ञान रहित असा एकही क्षण ठाऊक नसतो जसा संसारामध्ये कोणताही पदार्थ त्याच्या गुणविरहित असणे संभवनीय नसते तशी आत्मस्वरूपाची जाणीव केव्हाही नाही असा क्षण ज्ञानी मनुष्याच्या बाबतीत या जगात असणे शक्य नाही कारण ज्ञान स्वरूपता हा ज्ञानीपुरुषाचा स्वभावात बनून गेलेला असतो आता माझ्या स्वतः संबंधाने विचारशील तरी मी हेच सांगेन की मी सर्वदा प्रबुद्ध निर्मल आणि शांत चित्त असून माझ्या सहज समाधीमध्ये केव्हाच व्यत्य येत नाही माझ्या अखंड ज्ञान समाधीचा विच्छेद कोण कसा करणार आत्मस्वरूपाव्यतिरिक्त या जगात दुसरी कोणतीच वस्तू नाही असा माझा अखंड अनुभव असल्यामुळे माझ्या समाधीचे व्यथान कोणत्याही काळी होऊ शकत नाही म्हणून म्हणतो कि माझे मन केव्हाही समाधी रहित स्थितीमध्ये नसते आता वास्तविकपणे पाळू गेलं तर आत्मतवाशिवाय अन्य वस्तूच अस्तित्वात नसल्यामुळे माझ्या ठिकाणी मन आहे असेही म्हणता येणार नाही अर्थात जर मनच नाही तर त्याची समाधी तरी कसली तत्वदृष्टीने विचार केला असता एकटा आत्माच काय तो असून तो सर्व व्यापी आत्माच सर्वथा सर्व, सर्व काही आहे ही अशी वस्तुस्थिती असल्यामुळे समाधी कशाला म्हणायचे आणि असमाधी म्हणजे तरी काय सार मित्रा महात्मे नेहमी एकमेव अद्वितीय अशा आत्मस्वरूपामध्ये स्थित असून त्यांच्या त्या परमात्मा काया परिणाम वगैरे भेदभावाना यात किंचितही अवकाश नसतो यासाठी समाधी आणि असमाधी हा भेदभाव कल्पित करून तू आता जे भाषण केलेस त्याला वास्तविक काहीच आधार नाही असेच म्हणणे रास्ता ठरत नाही का उपशम प्रकरणे परीघ म्हणाला राजा तू खरोखरच ज्ञानी असून तुला त्या ब्रम्हपदाची प्राप्ती झाले आहे स्वरूपानुभावा तू शीतल रमणी आणि मोहक दिसत असून एखाद्या कमला प्रमाणे शोभायमान झालायस तुझे अंतकरण अत्यंत उदार पूर्ण आणि गंभीर असून आतील निर्मलत्वामुळे तुझ्या मनाचे खरे स्वरूप स्वाभाविकपणे प्रकट होत आहे यामुळे बेला तटावरील वायूच्या प्रवाहाने शांत समुद्र शोभादायक होतो त्याप्रमाणे झालेली आहे तुझे, तुझे चित्त स्वच्छ आनंदाने स्वानंदाने परिपूर्ण निर्मल विस्तीर्ण आणि गंभीर झाले असून त्यातील अहंकार रूपी मेघ नष्ट झालेले असल्यामुळे ते शरद ऋतूतील आकाशाप्रमाणे अपूर्व शोभा देत आहे राजा तू कोणत्याही इष्टानिष्ट विषयासंबंधाने उदासीनाप्रमाणे असतोस त्या कोणत्याही बाह्य परिस्थितीमध्ये संतुष्ट असतोस आणि सर्व विषयासंबंधाने नेहमी यामुळे कोणत्याही स्थितीमध्ये असलास तरी तू शोभादायकच वाटतोस तू महाबुद्धिमान असून सारासर विचारात परिणत झालेले असल्यामुळे हे अखिल विश्व ब्रम्ह आहे अशा अनुभवाप्रत तू जाऊन पोहोचलायस <coughs> भावा लावणाऱ्या भोगासून सर्वथा मुक्त झालेला असून आत्मस्वरूपाचा निरतिशय आनंद भोगत आहेस हे सुंदरा ज्याप्रमाणे क्षीरसागर हा आपल्या ठिकाणच्या अमृतामुळे तृप्त असतो त्याप्रमाणे तू आपल्या परमात्मस्वरूपाच्या नित्य नित्य महिन्यामध्ये स्थित असल्यामुळे पुनर्जन्माच्या अतीत होऊन तृप्त झालाय सुरगुने त्यावर म्हंटले मुनिवर्या जोपर्यंत हे जग दृश्य रूपाने दिसत आहे तोपर्यंत हे सर्व खोटेच आहे आम्हाला उपाध्येय म्हणजे ग्राह्य वाटेल अशी वस्तू या जगात एकही नाही अर्थात उपादेय म्हणजे ग्राह्य वस्तूचा अभाव ठरत असल्यामुळे हेय म्हणजे त्याज्य अशी वस्तूही या जगात नाही असाच निष्कर्ष येतो हेय म्हणजे त्याज्य ही कल्पना उपादेय म्हणजे ग्राह्य या कल्पनेच्या प्रतियोगित्वाने आणि तिच्यापासून भेद दाखवण्यासाठी उत्पन्न होत असल्या कारणाने जेथे उपाध्येय ही कल्पना संबोधत नाही तेथे हेय ही कल्पना तरी कशी संभवणार आता हेयत्व म्हणजे तुच्छत्व आणि उपादेयत्व म्हणजे अतुच्छत्व असे म्हणून ज्ञानाला जगातील काही वस्तू हेय म्हणजे त्याज्य वाटत असतील असे म्हणावे तर तेही जुळत कारण कालदृष्ट्या जगातील सर्व वस्तू कधी तुच्छ तर कधी अतुच्छ वाटत असतात आणि ज्ञानाच्या ठिकाणी तर तुच्छ आणि अतुच्छा कल्पना केव्हाच नाही अशीच झालेली या, या जगातील प्रत्येक शूद्र वस्तू देशकालवशात सामान्य मनुष्याच्या दृष्टीला महत्वाची वाटते आणि प्रत्येक महत्वाची वस्तू तुच्छ वाटते परंतु ज्ञानीपुरुष जगातील कोणत्याही वस्तूकडे तुच्छातुच्छ दृष्टीने पाहत नसल्यामुळे तिची निंदास्तुती करत नाही कारण निंदा व स्तुती या भावना केव्हाही आसक्तीमुळे उत्पन्न होतात आणि ही आसक्ती नेहमी मनाने इष्ट ठरवलेल्या वस्तू संबंधानेच निर्माण होते असा नियम आहे परंतु शोभन बुद्धीचे पुरुष परमोच्च वस्तू प्राप्त करून घेण्याची इच्छा करतात तत्वदृष्टीने पाहिले तर समुद्र, आणि भौतिकदृष्ट्या लाकूड मृत्यिका पाषाण वगैरेने भरलेले अर्थात अशा रीतीने ह्या शून्याने इच्छा करण्याच्या दृष्टीने सर्वथा अयोग्य अशा जगातील कोणत्याही वस्तूची इच्छा करायची असा सर्व विचार केला आणि तो चित्तात बांधला म्हणजे दिनलक्ष्मी अस्तंगत होतात जगातील वस्तूंचे दर्शन आणि प्रकाश ही नाहीशी होतात त्याचप्रमाणे चित्तातील विषयच्छा निवृत्त होताच विषयासंबंधाचे राग द्वेष आपोआप नष्ट होतात मित्रा उगीच पाल्हार करत बसण्यात काय अर्थ आहे माझ्या एकंदर भाषणाचे सार हे आहे की मन निर्विषय शांत अनि विक्षेप आणि वैषम्य रहित होऊन ते आत्म्यामध्ये रममान होऊ लागले तरच ती निवांत असून तीच या ती जगातील परमोच्च सुखाची श्री हो। वासिष्ठ महारामाणे उपशमा प्रकरणी राघवन अशा रीतीने सुरघु आणि परिहयाने जगत भ्रमा संबंधाने चर्चा केल्यानंतर एकमेकांची मोठ्या आदराने पूजा केली आणि त्यानंतर ते दोघे जण आपापली पुढील कार्य करण्याकरता निघून गेले तेव्हा म्हणूनच म्हणतो की हे राम भद्रा आणि परीख यांच्या संवादात वर्णन केल्याप्रमाणे विज्ञानाची स्थिती जाणून त्याची प्राप्ती करून घे आणि ब्रह्मानुभवामध्ये स्थिर न्यानान, हो आणि सर्व, सर्व माणसांना आल्हाद देणाऱ्या शरद कालाप्रमाणे एकदा निर्मल आणि विस्तीर्ण झाले म्हणजे ते सर्व अनर्थाचे निवर्तक असल्यामुळे शरण जाण्याला योग्य होऊन आनंद रूपी संपत्तीने निमग्न झालेला असतो ज्याची वृत्ती अंतर्मुख असते तो अंतर्मु निरंतर आत्मानुस आत्मसुखाने तृप्त झालेला असतो तसेच ज्याचे चिदात्म्याचे अनुसंधान केव्हाही खंडित होत नाही असा मनुष्य नेहमी मनुष्योकाच्या बाधेपासून मुक्त होत असतो असा मनुष्य व्यवहार करण्यात घडून गेला आहे असे दिसले तरी पाण्यातील कमलाप्रमाणे त्याचे चित्त केव्हाही कलंकित होत नाही ज्याप्रमाणे एखाद्या सिंहाला त्रास द्यायला हत्ती समर्थन नसतो त्याप्रमाणे जो मुनी सम्यक ज्ञानाने संपन्न असून शुद्ध आणि शांत असतो त्याला मनाकडून बाधा होण्याचा संभवच राहत नाही नंदन मनामध्ये ज्याप्रमाणे एखादा विषारी काटेने युक्त असा वृक्ष शक्य नाही त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्याचे चित्तमुळे चित्त आनंदामुळे क्षुद्र विषय सुखासंबंधाने निस्पृह झालेले असते एखादा मनुष्य विरक्त असला म्हणजे आपल्या आपल्या जन्ममृत्यूंच्या योगानेही तो दुःखी होत नाही तद्वत विषय इंद्रिय शरीर वगैरे रूपाने भासमान होणारे हे दृश्य ही केवळ भ्रांती आहे असे ज्ञान ज्याला झाले असा ज्ञानीपुरुषाचे चित्त केव्हाही दुःखित होत नाही ज्याप्रमाणे आकाशाला धूळीचा कधी स्पर्श होत नाही जा त्याचप्रमाणे ज्याला मनमोहाचे परिपूर्ण ज्ञान झालेले आहे अशा ज्ञानीपुरुषाला व्यवहारा वागत असता कर्तृत्व अभिमानापासून उत्पन्न होणाऱ्या पातकाचा स्पर्श सुद्धा होत नाही ज्याप्रमाणे दिवा हेच अंधकाराचे औषध त्याप्रमाणे हे विस्तीर्ण जग अवि रोगावरील रामबाण आहे ज्याप्रमाणे हे स्वप्न आहे असे ज्ञान झाले म्हणजे स्वप्न स्थिती अजिबात नष्ट होते त्याप्रमाणे अविद्येचे यथाशिच ज्ञान झाले म्हणजे तिचा अवतार तत्काळ आणि कायमताच समाप्त होतो ज्याचे बुद्धी परमात्मा स्वरूपामध्ये स्थिर झाल्यामुळे विषयासंबंधाने अनाशक्त झाले असा पुरुष मग व्यवहार करत असला तरी पाण्यामध्ये राहणार्या माशाच्या डोळ्याला रा। स्पर्श होत नाही त्याप्रमाणे त्या चैतन्य रूपी सूर्याचा उदय होताच अज्ञान रूपी रात्र क्षीण होते आणि असे झाले म्हणजे ज्ञात्याची न्या... बुद्धी परमानंद स्थितीप्रत जाऊन आपल्या संपूर्ण तेजाने विरसू लागते स्थितिप्रत जाऊन पोचतो किसान तो पुनः केव्युत हो ज्यादा क्रिया मध्य आत्मचंद्रादयाम हृदय रूपी आकाशत पूर्णात्म्याचे रमणीय चांदणे पडते त्याच दिवसामध्ये मनुष्य खरोखर जगला आणि त्याच्या असे म्हणायला एकदा म्हणजे आपणामधील अमृताच्या योगाने चंद्रमा शीतल झालेला असतो तद्वत निरंतर आत्मविचारणा करत गेल्याने त्याचे अंतकरण अत्यंत शीतल बनते ज्यांच्या योगाने मनुष्याची वृत्ती आत्माकार बनत जाते तेच स्नेही, मनुष्याचे खरे मित्र तीच शास्त्रे मनुष्याची खरीखुरी आत्मोन्नती करणारी शास्त्रे आणि तेच दिवस खरेखुरे दिवस होत ज्यांच्या ठिकाणचे पातक क्षीण झालेले नाही आणि ते आत्मज्ञानाची उपेक्षा करतात असे पुरुष जन्मरूपी जंगलातील लताप्रमाणे दिन बनून दीर्घकालपर्यंत शोक करत असतात रामा हा जीवरूपी बैल शेकडो अशा पाशांच्या जाळ्यामध्ये घुरफटून गेलेला आहे जरेने त्याचा देह जेरीस आला आहे कुकर्म रूपे चिखराने माथळा गेला आहे मोहरूपे डबक्यामध्ये पडून राहिला आहे विषया शक्ती रूपी वश करणार दश करणाऱ्या कीटकानी, त्याच्या शरीरावर ठीक ठिकाणी चावे घेतले तृष्णारुपी चामड्याच्या वाद्याने पक्का आवडला गेलाय तो मनोरूपी वाण्याच्या ताब्यात राहून त्याच्याच आज्ञेत वागत आहे बांधवांच्या बंधनात अडकून पडल्यामुळे त्याच्या अंगात हलण्याचेही त्राण राहिले नाही स्त्री पुत्र जडा यांच्या त्रासामुळे तो अगदी टेकीस तो सदा सर्व काळ आणि चिखलात बुड्यांवर बुड्या मारत आहे पुष्कर मार्ग आक्रमण केल्यामुळे आणि कोठेही विसाव्याची जागा न मिळाल्यामुळे तो अगदी उठवणे संसार बहुत काळपर्यंत स्वैर संचार करत गेल्यामुळे तो अतिशय श्रांत आणि विखर झालाय तो तीव्र तापामुळे संतप्त झाला असून त्याला आजपावे तो शीतल छायाचे स्थान प्राप्त झालेलं नाही तो जरी आकाराने प्रचंड दिसत आहे तरी इंद्रियांच्या प्रभावात सापडल्यामुळे तो अगदी दिन बनलेला आहे काम्य कर्मरूपी घे तो भ्रांत झालेला आहे आणि दुष्कृत कर्माबद्दल भेसूरमध्ये जन्म मरण रूपी गाड्याचे ओझे वाहण्याचे काम नशीब आल्यामुळे तो जागोजागी ठेचाळत असून त्यामुळे त्याची गात्रे अगदी गलित झाली निरंतर अनर्थ रूपी चिखरामध्ये डुबलेला असून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग ठाऊक नसल्यामुळे तो लोलत पड़ेगा कर्म भारा खा जाए जीवरूपी बैला प्रयत्न दीर्घ कष्ट कर आता संसार तुन बाहर कर का अशा रीति ने जीवाला संसार रूपी डबक्यात बाहर का चिखला पड़े कि शंका कदाचित तुझा मनात परन्तु ही शंका व्यर्थ है कारण तत्वावलोकनामुळे क्षीण झालेल्या चित्ताचा पुन्हा उदय होणार नाही तरच जीव हा भवसमुद्राचे उल्लंघन करून निसंशय पलीकडे जाऊन पोहोचलेला आहे असे म्हणण्यास हरकत नाही ज्याप्रमाणे एखाद्या नाविकापासून नौकेची प्राप्ती होते त्याप्रमाणे संसार समुद्राच्या पैलतीलेला जाऊन पोहोचण्याची युक्ती महात्म्यांच्या सहवासापासून प्राप्त होते ज्या देशरूपी उखीर भूमीमध्ये आणि फळे यांच्या समृद्ध झालेला नसतो तेथे शहाण्या मनुष्याने क्षणभर सुद्धा वास्तव्य करू नये ज्या ठिकाणच्या सुजनरूपी चंपक वृक्षावर स्नेहयुक्त आणि शीतल अशी वचनरूपे पाने असतात ज्याच्या खाली स्वरूपानुभव रूपी उत्तम छाया असते आणि ज्याच्यावर स्मित हास्य रूपी पुष्पोभ प्राप्त होते विश्रांति अभावी ज्यादा थोड़ी विवेक शक्ति जागृत है अशा <coughs> बुद्धिमान पुरुषा ने महामोह संताप उत्पन्न करना संसार मधे खुशाल झोप घसू न कारण या जगात आत्मा हाच आपला खरा बंधू आहे यासाठी विवेकाचा आश्रय करून अज्ञान स्थितीतून त्याचा उद्धार करावा आणि देहाभिमानाच्या अंकित होऊन त्याला जन्मपंखामध्ये ढकलू नये बुद्धिमान मनुष्याने हा संसार काय आहे तो कसा उत्पन्न झाला त्याचे मूळ काय तो कशाने क्षीण होईल या प्रश्नांची शास्त्र आणि सज्जन यांच्या वैचारिक चिकित्सा करावी आणि दृढ प्रयत्नांनी सर्व दुःखांचे निर्मूलन करावे संसार दुःखामध्ये बुडून गेलेल्या आत्म्याचा उद्धव करण्याच्या विवेकाच्या योगे आत्म्याचा उद्धार होऊ शकतो सारांश विवेकापासून उत्पन्न होणारे वैराग्य आणि स्वरूपाभ्यास यांच्या सहाय्याने तसेच तत्वज्ञानरूपी नौकेचा आश्रय केल्याने भोगसागर करून जाता येतो ज्याच्या बद्दल जनांकडून नेहमी उपेक्षा न करता मोठ्या आस्थेने त्याचा उद्धार करावा अहंकार हेच ज्याचे बंधन स्थान आहे तृष्णा ही ज्याला बांधून ठेवणारी श्रृला आहे मन हा ज्याच्या गंडस्थळातून गळणारा मध आहे तसेच जो जन्म परंपरा रूपी चिखलामध्ये बुडून गेलेला आहे अशा जीवरूपी हत्तीचा उद्धार करावा राघवा आत्माभिषेक अज्ञानाचा निराश करून अहंकाराचा अजिबात मैनात करणे हाच आत्मोद्धाराचा एकमेव उपाय आहे मनोजाला जुगारून देऊन देहाभिमानाचा उच्छेद करणे हाच खरोखरीचा सन्मार्ग आक्रमण करण्याचा उपाय आहे देह हा काष्ट पाषाण यांच्यासारखा जोड आहे ही गोष्ट मनात निरंतर बाळगत राहणे देव देवदेवेश जो परमात्मा त्याच्या ज्ञानाचा उपाय हो चित्तातील अहंकार रूपी मेघ गळून गेला म्हणजे चैतन्य रूपी सूर्याचे दर्शन होते आणि त्या ज्ञानाचे पर्यावर्तन अखेरीस ब्रम्हपदप्राप्तीमध्ये होते त्याप्रमाणे अंधकार नष्ट होताच सर्वत्र स्पष्ट दिसू लागते त्याचप्रमाणे अहंकाराचा निराश होताच स्वयंसिद्ध आत्म्याचा साक्षात्कार होतो एकदा अहंकार बीण्ड होती परिपूर्णती केव इंद्रिय गोचर हो तसेच जगती दुसर को विषया तुलना करता नहीं परमोच्च स्थिति प्राप्त मनुष्या को दृश्य विषया संबंधा ने आसक्ति उत्पन्न होने की शक्यता उतना चित्तप्रकाशरूपी आत्म्या अंश अपने केवल स्वरूप स्थिर होने तो सूर्यावस्थेप्रत जाऊन पोचराजे जी स्थित होते तिचाशेष फिर स्थिति की तुलना करता अर्थात ती स्थिति अनुपमेय है परंतु त्या स्थितीच्या जवळ म्हणून जर कोणती स्थिती असेल तर ती सुशुप्तीची आहे कारण तुर्यावस्थेप्रमाणेच सुशुप्तिही विक्षेपरहितत्व असते आणि यादृष्टीने तुर्य आणि सुशुप्ती या दोन्ही अवस्थांमध्ये सादृश्याचा थोडा अंश आहे परंतु बाकीच्या बाबतीत या दोन्ही अवस्थांमध्ये महद आहे कारण तुर्यावस्था ही पूर्णानंदाची स्थिती असून ती गगनश्रीप्रमाणे विस्तीर्ण आहे मन अहंकार इत्यादी उपाधीं से विलय सर्व भावी जी आनंदा स्थिति उदय पावती स्वरूप हो योगाभ्या होने तीन जीवाज्ञानजन्य भावने मु दूरसार परंतु ती श्रेष्ठ स्थिति वर्णन करी स्वसंवेद्युभवाने समझने सार्खी है ज्याप्रमाणे गायीच्या खंडादी जातीचे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवाचून होऊ शकत नाही त्याप्रमाणे आत्म्याच्या परमार्थ स्वरूपाचे ज्ञान स्वनुभवाचून होणे शक्य नाही राघवा चित्तातील बाह्यविषय संबंधाची आसक्ती काढून ते प्रत्येकात्म स्वरूपामध्ये स्थिर झाले म्हणजे आपणच सर्व चराचराचा आत्मा आहोत आणि सर्व देवांचेही देव आहोत तसेच आपले अनंत आत्मतत्वच हे अखिल विश्व आहे असा मनुष्याला अनुभव येतो त्यानंतर सर्व विषयवासनांचा नाश होतो आत्म्याचा प्रकाश स्फुट होतो आणि पूर्ण समता अंगी बाणून बांधून ब्रह्मानुभवाची सिद्धी होते सारंश त्या परमोच्च ज्ञानस्थितीचे महत्व ब्रह्मदेवादिकांनाही अचिंत्य असते इतिश्री वासिष्ठ महारामायने उपशमप्रकरणी सर्ग चौसष्ट सर्ग पासष्ट श्री वशिष्ठ म्हणाले हे कमललोचना रामा मनुष्याने जर मनानेच मनाचा छेद करून आणि अहमत्वाच्या भावनेचा निराश करून आत्मदर्शन करून घेण्याचा प्रयत्न केला नाही तर चित्रातील सूर्य जसा कधी अस्तंग होत नाही त्याप्रमाणे जगरूपी दुःख नाही होत नाही एवढेच नाही तर महासागराप्रमाणे विस्तीर्ण अशा अनंत आपत्ती त्याच्यावर येऊन कोसळतात आणि मेघ आणि नीलवर्ण अंधकार यांच्या योगाने काळा कुट्टा आणि मेघ जला अनन्वित वर्षाव करून व्याकुळ करणारा असा संसार पुन्हा पुन्हा उत्पन्न होतो हा सिद्धांत स्पष्ट करून दाखवण्यासाठी सह्यादेवर भास आणि विलास या नावाच्या दोन मित्रांच्या पूर्वी झालेला संवाद मी आता तुला सांगणार आहे तो तू सावधान चित्ताने श्रवण कर या भूतलावर सह्य नावाचा एक पर्वत आहे आकाशाला सपाट आणि भूगर्भामध्ये भू भू खाली पहावेश लावले त्या पर्वतावरील प्रत्येक भाग असंख्य पुष्पांच्या समूहामुळे ओतप्रोत भरलेले त्याच्यावर ठिकठिकाणी निर्मल जलाचे निर्झर म्हणजे ओढे वाहत आहेत आणि त्यामधील असंख्य रत्नांच्या खजिन्याचे रक्षण करण्याचे काम स्वतः कुबेर करत असतो त्या पर्वताचे नाव जरी सह्य आहे तरी त्यामधील अनंतरत्नांची त्याच्याकडे पाहणाऱ्या दिपवून टाकत असल्यामुळे तो पर्वत असह्य आहे असेच म्हणावे लागते त्याप्रमाणे देवांच्या हत्ती आपल्या विस्तीर्ण गंडस्थळाच्या योगाने भयंकर दिसतात त्याचप्रमाणे तो पर्वत मोत्यांच्या समूहाने भरलेल्या आणि प्रचंड असलेल्या खच पड़े क्वचित निरनि धातु ने तो युक्त दिखो क्वचित प्रसन्न सरोवराने युक्त दिखो तो क्वचित रत्ना भर लेकर खड़ख आवाज करना काही ठिकाणी प्रवाहामुळे सोसाट्यामुळे कित्येक ठिकाणी गु गु असा आवाज करणाऱ्या भ्रमराचे थवेच्या थवे, थवे आढळून येतात त्या पर्वताच्या पठारावर अप्सराकंडा गायन करतात अरण्यामध्ये पशुपक्ष्यांचे ध्वनी चाललेले असतात करत असतात आणि वर असलेल्या आकाशामध्ये अनेक समूहामध्ये भ्रमणांचे गायन चालू असते आसपासच्या प्रदेशातून किरातांचे गायन चाललेले असते आणि आरण्यातील वृक्षावरून पक्षांचे मंजूर ध्वनी सुरू असतात त्यांच्या एखाद्याचा भाग देवानी पायाचा भाग मनुष्यानी आणि पातालातील भाग नागाने वेषठेलेला असल्यामुळे तो पर्वत म्हणजे दुसरे त्रिभुवनाचा आहे की काय असे वाटे त्या पर्वताच्या खिंडारामधून सिद्ध राहत असून त्यामधूनच पुरलेले धन होते तसेच चंदन वृक्षावरून सर्प राहत होते आणि त्याच्या शिखरावरून सिंहाने वास्तव्य केलेले होते त्या पर्वतावर सर्वत्र पुष्पांचा खच पडलेला असून त्या पुष्परूपी मेघाने जाणून तो वेषठेलेला दिसत वृक्षावरून नुकत्याच गळलेल्या फुलातील रजकण आकाशात उरून जणवून मेघाप्रमाणे हलवून सोडत होते आणि पुष्परुप दिसत होता निनिळा धातूंच्या धुली रुपी तो पर्वत कपिल वर्णाचा होता त्या पर्वतावरील रत्नाने युक्त असलेल्या शिला तलावरून अप्सरा आणि तो देखावा त्या त्या असा भास त्या नीले वस्त्रे शीला शिखर आलिंगन दिल्ली शीला नभिसारिका क्षण भार होता पर्वता उत्तर तटा एक शिखर होते त्यावरील वृक्ष फलभारामुळे अगदी वाकून गेले होते रत्नांच्या पुष्किरणीतून सुंदरांच्या दंतपंक्तीप्रमाणे होत प्रफुल्लीत झालेले अंकोल पुन्हा वृक्ष आणि नीलकमले यांच्या योगाने तेथील दिशांचे तट रमणीय दिसत होते तेथील रथामंडमांच्या योगाने सूर्य सुद्धा झाकला जात असे आणि तेथील रत्नांच्या किरणांचे जिकडे तिकडे विलक्षण देश फाकलेले असे अशा स्वर्ग लोकाप्रमाणे आहलादजनक आणि जम्बूरसामाने ओतप्रोत भरलेल्या शिखरावर ब्रम्ह लोकाप्रमाणे भव्य स्वर्गाप्रमाणे स्वर्गा मोहक आणि शिवलोकाप्रमाणे शांत तसेच सिद्धांच्याही श्रमांचा परिहार करण्यास समर्थ असलेला रात्री ऋषींचा एक विस्तीर्ण आणि सुखसमृद्धीने ओतप्रोत भरलेला आश्रम असून त्या आश्रमामध्ये अंतरिक्षातील शुक्र आणि बृहस्पती यांच्याप्रमाणे तेजस्वी आणि विद्वान असे दोन तापसी राहत होते पुढे ते आश्रमामध्ये राहत असताना सरोवरातील दोन कमला पासून दोन कमलांचे कळे निघावे त्याप्रमाणे शरीरा आणि वृक्ष या स्वरील पल्लवाप्रमाणे ते दोघे मुलगे लहानाचे मोठे झाले ते दोघे जण एकत्र वाढल्यामुळे एकमेकांवर अतिशय प्रेम करू लागले पुढे पुढे तर त्यांचा स्नेह वृद्धिंगत होऊन तीळ आणि त्यातील तेल किंवा पुष्पण्यतेतील सुगंध यांच्याप्रमाणे त्यांच्या प्रेमाचे एकीकरण झाले त्या दोघांचा कधीच वियोग झाला नाही ज्याप्रमाणे विवाहाने बद्ध पती पत्नींचे परस्परावरील प्रेम दुणावते त्याचप्रमाणे त्यांचे प्रेम एकसारखे वाढत गेले निरंतर साहचऱ्यामुळे त्यांच्या विचारामध्ये इतके विलक्षण सामने दिसून येऊ लागले की त्यांची मने बाह्यताप भिन्न असली तरी ती एकच ऐके काय असेच कोणालाही वाटल्याशिवाय राहत नसे ज्याप्रमाणे एखाद्या कमलाच्या गाभ्यामध्ये दोघा भ्रमराने एकत्र दो एक राहावे त्याप्रमाणे मनोहर शरीराने संपन्न असलेले आणि एकमेकांवर प्रेम करणारे दोघे बालमुनी त्या शांत आश्रमामध्ये राहत होते पुढे थोडक्यात काळानंतर त्या रमणीय बालकाने नुकत्याच उगवलेल्या चंद्रसूर्याप्रमाणे आपली बाल्यदशा संपून यौवनदशेमध्ये प्रवेश केला पुढे काही दिवस लोटतात न तोच पक्षांनी आपल्या घरट्यातून उड्डाण करून आकाशात स्वयी संचार करावा त्याप्रमाणे वार्धक्यातील दुःखाने पीडित झालेल्या त्यांच्या मातापित्यांनी आपल्या क्षुद्र देहांचा त्याग करून स्वर्ग प्रवेश केला आपली माता पितरे निधन पावलेत असे पाहतात जलातून बाहेर काढलेली कमले सूर्याच्या प्रखर किरणामुळे संतप्त आणि होतात त्याप्रमाणे मातृपितृ शोकामुळे त्यांची अंगे तप्त झाली आणि त्यांची मुखे उत्साहहीन आणि दीन होऊन गेली त्यानंतर त्यांनी आपल्या मातापित्यांची पित्यांची और्धदायिक क्रिया केली आणि नंतर त्या दोघांनी रडून रडून आकांत केला कारण महात्मे झाले तरी त्यांना सुद्धा लोकस्थितीचे नियतीचे उल्लंघन करता येत नाही त्यामुळे रामा अशा रीतीने माता मरणोत्तर क्रिया केल्यानंतर शोकसागरात बुडून गेलेले आणि करुणस्वरात विलाप करणारे ते दोघे मुनिपुत्र चित्रातील निश्चलमूर्तीप्रमाणे येतकिंचितही हालचाल करीन असे होऊन अखेर मूर्छित होऊन पडले इतिश्री वाशिष्ठ महारामाने उपशम प्रकरणे सर्व पासष्ट